अज्ञान हो नव्हे हो, ते अत्यंत लटके असून अनादे आहे हे बा लटके आहे म्हणजे मिथ्या आहे आणि अनादे मिथ्या रूपाने अनादे म्हणजे नाही पण ती होय अनादे हा हे त्याचं थोडक्यात उत्तम भाव हा आहे की ज्या प्रमाणे घेऊन आपले ते अनादे अज्ञान अनादेपणाने मिरवते <coughs> परंतु ते जसे आहे असे वाटते असं वाटत तसं ते वस्तुस्थितीने उपलब्ध होत नाही तसे मुळीच नाही जैशी स्वप्ना स्वप्नी महिमा तमी मानू असे तमावी अज्ञाना गरिमा अज्ञानीची महाराज म्हणतात स्वप्ना महिमा पण कधी स्वप्नी तमा मानू असे पण कुठे तमी म्हणजे महाराजांना असं म्हणायचं की स्वप्नाची महती स्वप्नातच असते जागृतीत आल्यावर स्वप्नाची महती राहत नाही अंधाराची किंमत अंधारातच असते त्याची किंमत प्रकाशात राहत नाहीमध्ये जरी वृक्ष ठरत असला तरी अन्यत्र उंच उंच गगनचुंबी वृक्ष अवतरलेले जिथे तिथे तो गवताच्या काळी इतका सुद्धा शोभत ठरलेला आहे स्वप्न प्रत्यय जो अपने तो स्वप्न प्रत्यय स्वप्न अवस्थे में एक प्रती सगड़ी सगड़ी केवल साक्षी प्रकाशाने प्रकाशित हो स्वप्ना साक्षी भाष्यता स्वप्न हे आविद्या वृत्ति द्वारा साक्षी प्रकाशित करते स्वप्नत सर्व पदार्था प्रकाशित करीत साक्षी प्रकाशाने प्रकाशित हो सर्व पदार्थ ज्याप्रमाणे मिथ्या आहेत स्वप्नातच त्यांची काय महिमा असेल ती एकदा माणू मानु, माणूस का जागृत झाला जागृतीमध्ये त्या पदार्थांची महिमा नाही ते पदार्थ नाही त्यांचं अस्तित्व नाही काहीही राहत नाही त्यांच्याविषयीचा पूर्ण मिथ्यात्व निश्चय होतो मागे मौलीने याबाबत एक आपल्याला उत्तम ओवी दिलेली आहे मौली ने संगित दिस स्वप्न लटिके पर जागरी हो ये ठाउके ज्या स्वप्न दिस नस्त पढ़ भास्त अपने शेवटी जागृतिकाऊक तो अपने होज्ञान काला अज्ञान नहीं पढ़े ता जागरी हो ये ठाके तत्वज्ञा दृष्टि तो अज्ञात का महिमा रहते तो अपने हो दो लगाए दिसत ती स्वप्न लटिके तेवी अविद्या काळी हे सतुकी अविद्या नाही बरी हे जागरी होईल ठेवते दोन्ही गोष्टी जागृतीच करतात एक आत्ता ती ही गावारी जागृती आली म्हणजे स्वप्न लटकाय असं करतं आणि आत्मस्वरूपाची जागृती आली म्हणजे आज्ञाने लटकाय असं करत आहे ज्यावेळी वाटतं त्यावेळी विचार त्यावेळी ते नाही हे जर आपल्या लक्षात आलं तर इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात स्वप्नाला महिमा स्वप्नातच आहे खोटे लोक जेव्हा असतात कमी मानवतात अंधाराला अंधारातच माहिम आहे त्याला प्रकाशात काय म्हणत अंधार असे पर्यंत अंधार भास प्रकाशामध्ये अंधार कधी भासलाय का कुणाला कोणाला विचाराय किंवा प्रकाशात तुला अंधार कधी दिसला दिसलाय का हो तुम्हाला हो म्हणणारा भेटणार नाही त्याच कारण आहे प्रकाशात अंधार नसतोच म्हणजे प्रकाशात अंधार नसतोच तो दिसणार कसा अंधाराच्या वेळी अंधार असतो म्हणून कदाचित त्यावेळी अंधार भासतो पण ज्यावेळी प्रकाश असतो त्यावेळी तो मुळीच भासत नाही त्याचं कारण त्यावेळी तो मुळी नसतो म्हणून अगदी त्याच पद्धतीने हे जे अज्ञान आहे हे अज्ञान जोपर्यंत अज्ञजीव आहे अज्ञान कालामध्ये वावरत आहेत त्या अज्ञानाच्या अधीन होऊन आणि हे सगळ्या व्यवहार करण्यामध्ये मग्न आहेत तोपर्यंत त्या अज्ञानाचा महिमा आहे ज्यावेळी या जीवाला आत्मस्वरूपाची जागृती त्यावेळी अज्ञानाचा महिमा काहीही शिल्लक राहणार नाही मात्र अयम मला म्हणतात की हा पुरुष स्वयंप्रकाश आहे त्या स्वयंप्रकाशरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शिल्लक राहणार रह। आहे कमी मानू तमा ते अज्ञानादरिमा अज्ञानीची अज्ञान दशेतच अज्ञानाचा महिमा आहे ज्ञानदशा उदयाला येते नाही येते तोच अज्ञानाचा महिमा सगळा सदाच संपुष्टात आलेला असतो <coughs> ज्याप्रमाणे स्वप्नाचे महत्व स्वप्नाच म्हणत असतांत आहेत त्याच्याबद्दल त्यातला एक दृष्टांत तुम्हाला दृष्टांत असा आहे की म्हणले महाराज आहे पण फार मोठे आहे म्हणजे मोठ्या आहेत महाराज आहेत वर्ण विषय काय वर्णन कोणत्या का पद्धतीच चाललंय हे विचार करायला पाहिजे पण फारसं महत्वाचं नाही वर्णन कोणी केले त्याला फार महत्त्व म्हणजे वर्णन विषयापेक्षा वर्णन करत्याचं महत्व लक्षात घ्यावं वर्णन करणारी जर सासूबाई असेल जावयाचं किती वर्णन केलं म्हणून त्याची काय किंमत आहे मोहाच्या पोटी बाई आपल्या जा जावयाचं वर्णन करणारच जावई म्हणजे जरी जा जा कॅलेंडर असला काय <laughs> म्हणजे कॅलेंडर जरी असला तरी बाई काही कॅलेंडर म्हणणार नाही त्या बाई बाई त्याला उत्तम म्हणूनच वर्णन करणार आई आपल्या मुलाचं वर्णन चांगलं म्हणूनच करणार प्रेम आंधळा असत म्हणतात मोह आंधळा असत म्हणतात त्याची उदाहरण आहे सार अभिप्राय कोण वर्णन करतो याच्यावर त्याचं महत्वाचं असल्या कारणाने अज्ञानाचा महिमा कोण गातो अज्ञानी लोक गातात हे नको का लक्षात यायला अज्ञानाचा महिमा एखादा ज्ञानी गातोय का, का सांगा बघू काय तिला उत्तर अति कठीण गोष्ट आहे कोण म्हणतो याला विशेष महत्व असत निंदा कोणी कोणाची करू शकतो निंदा करायला काय फार मोठे अक्कल लागते काय दादा गुरुजी तात्या असं म्हणत असत तिघांच्याही मुखात वाक्य आहे कोणीही ठरवू शकत का त्याच कारण कोणी कोणाची निंदा करू शकतो पण माणसानं आज्ञा असू असं त्यांचं सांगायचं निंद ठर तरी चालेल म्हणजे निंद ठराव निंद वागाव असा तुम्ही त्यातनं अर्थ काढू नका सेकंड थॉट्स मोठे जबरदस्त आहेत त्याच्या मागे कसे मांडता येतात मला माहीत आहे पण मला तुम्हाला सांगायचे नाही मला मांडायचे नाहीत आणि तुम्ही ते मांडू नयेत ऐकू नयेत आणि आणू पण नाहीत असा माझा विचार आपल्याला सल्ला आहे तुम्ही कसे वागा तेव्हा असा दुसरा विचार आहे त्याच्या मागे पण त्यात सांगायचा एवढा आहे की निंद ठरण्यामध्ये फारसं वाईट आशातला भाग नव्हे कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा निंदे तुम्हाला त्याच्या पुढचं ऐकायचं कुणी निंदा केली नाही भगवंताची त्या शिशुपालाने किती निंदा केली आहे नाथ महाराजांचं वैभव आहे की त्या शिशुपालाच्या तोंडात अशी निंदा घातली की ती एका स्तुती आहे ती एका स्तुती आहे ती महाराजांचं वैभव आहे थोडंच कळत होतं तो खोटा होता निंदा अशी केलेली आहे एक म्हणती वसुदेवाचा एक म्हणती नंदाचा नव आई बापाचा साचा श्रीकृष्ण अकोळी साचा श्रीकृष्ण नाथ महाराज म्हणतात एक म्हणतात वसुदेवाचा आहे एक म्हणतात आनंदाचा आहे खरं सांगो का हा खरोखरी विचार करून जर पाहिला असलं तर अकोळी साचा श्रीकृष्ण हा श्रीकृष्ण अकोळी आहे त्याला कोण नाही कुलहीन आहे त्याला खरं खरंच आहे बरं का हे खरंच आहे त्याच म्हणणे काय नंदाचा म्हणतात वसुदेवाचा म्हणतात अकोळी आहे त्याच म्हण ना तर तो निंदा करीत होता का नाही आम्हाला एवढंच बघायचं आहे म्हणून देव सुद्धा त्या रुक्मियाकडनं निंद ठरला पण देव अज्ञान होता घराठी म्हणून विशेष हानी निंदेने होत नाही विशेष हानी अज्ञानाने कारण सगळीच्या सगळी दुःख केवळ एका अज्ञानापोटी माणसाला भोगावी लागतात हा त्यातला मूल भाग आहे म्हणून अज्ञा असू नये माणसांना अज्ञा असल्यानंतर अज्ञ लोकांचा महिमा आज्ञ लोकांकडनं गायला जातो त्याला काय महत्व आहे विशेष म्हणून याची कोण स्तुती करतो अज्ञानाची स्तुती कोण करतो जे अज्ञानी आहे ते करत अज्ञानाला महिमा कुठे आहे अज्ञानी लोकांचा आहे हा महाराज कोणाचा आहे हा मूर्खांचा महाराज आहे मग त्याला काय विशेष महत्व आहे गुरुजी म्हणत असत कारका तर नेहमी असं म्हणायचे की लोकांनी आपल्याला महाराज म्हणण्यापेक्षा गुरुजी म्हणत असत हा महाराज लोकांचा विषय झाला कसा विषय होणे हे मात्र त्या त्यात ज्ञानात ठेवायचं बाकीच काही लक्ष ठेवायचं विषय होणं म्हणजे ही न होणं त्या परिच्छिन्न होणं असा त्याचा अर्थ गुरुजींच्या म्हणण्यातला जरी इथे अर्थ निराळा बोलत असत गुरुजी एवढंच म्हणत असत की हा महाराज झाला कसा लोकांना कळला कसा त्याचं कारण महाराज म्हणजे जर खरोखरी ब्रह्मस्वरूप असेल तर ज्ञाने ज्ञानासिखे व चे घे डीजे ही अडचण तिथे निर्माण व्हायला निर्माण व्हायला हवी होती पण ते होत नाही ते त्यांच्या वृत्तीचे विषय होतात ही एक मोठी अडचण तात्या नेहमी म्हणत असत तुम्ही असं करा तुम्ही बसा आणि चिंतन करा तुमचं मन जर तुम्हाला महाराज म्हणत असेल ना तर तुमच्यासारखा मोठा माणूस होता आणि ईश्वराने सांगावं की तू महाराज आहे बस दोन माणसं भेटली मग तिसऱ्या माणसाला विचारायचं कारण मग तिसरे लोक काय वाटतील ते सांगा पण तुझं मन तुला सांगतो आपलं मन एवढं प्रामाणिक आहे ते आपल्याला कधी महाराज म्हणणारच नाही ते आपल्याला कधी महाराज म्हणणारच नाही प्रामाणिकपणाने एक मात्र लक्षात ठेवायचं त्याच्यावर जबरदस्ती करायची नाही रजोगुणाचा त्याच्यावर भार आणायचा नाही रजतमाच्या भारामध्ये सगळं कुठे चांगलंय तुम्हाला चांगला आवडणार काही नाही असेच आहेत सगळे बघायचे आहेत चालते म्हणून अज्ञानाला महिमा अज्ञानी अज्ञानी लोकांच्या कडनं अज्ञान कालातच आहे अज्ञान काल संपला ज्ञान प्रांत सुरू झाला अज्ञानाचा महिमा संपला असं लक्षात म्हणून महाराज म्हणतात अंधाराला अंधारात मुर्खा, मान आहे यापेक्षा विशेष महत्व ज्ञानी पुरुषांच्या मध्ये त्याला मान मिळाला पाहिजे <coughs> मुली एका ठिकाणी म्हणते वंचना करीती जन दुष्ट नष्ट करीतच असते त्यात काही म्हणत पुढचा वाचा ना मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ बंदीत आली याला महत्व कोणीपणाचं महत्व गात नाही कोणीपणाविषयी बोलत नाही घ्या ना तेव्हा <coughs> ते अज्ञानाला महिमा अज्ञानातच आहे त्याच्या पुढे त्याला महिमा नाही ज्याप्रमाणे स्वप्नाचे महत्व स्वप्नातच जागृतीत नाही अथवा अंधकाराचे महत्व अंधकारातच प्रकाशात नाही त्याप्रमाणे अज्ञानाची थुर्वी अज्ञानातच ज्ञानकाली नाही थोडक्यात एवढं घालण्यात कोलेरीचे वारू धारकी धरू नये लेणा श्रंगारू उडंबरीचा आणखीने दृष्ट्या देतात तुंभार अतिशय शहाणा आता तर घरोघर झाल्याप्रूर्वी मला म्हणजे उचित प्रसंगी लोक काहीतरी समारंभाच्या निमित्तानं मांडत असतात पण हल्ली या चिखलाची चित्र घरी शो आणून त्याच्यामध्ये ठेवण्याची इतकी मोठी पद्धत बळावलेली आहे कोणाच्याही घरे जा प्राया हा या गोष्टी हल्ल्या आढळतात येतात सीताफळं काही लावून ठेवतात काही माणसं काढून ठेवतात कोली कुत्री काढून ठेवले फोळ्याचे कु पहिलं काय विचारू नका अगदी जेवढं त्यांना आणलं झे काय तेवढं सगळं आणलंय आणि ते बसल्यानंतर घरात तेवढं आपण बसून बघायचं दुसरं काय तेव्हा असे काही कुंभाराने केलेले घोडे घोडे स्वा अतिशय उत्कृष्ट तयार केले घोडे तयार केले घोडेस्वार तयार केले अतिशय उत्कृष्ट प्रकारचं सैन्य तयार केलं त्यांच्या हातामध्ये आधुनिक पौराणिक अशा प्रकारची काही हात्यारणी दिली शस्त्रास्त्र दिली काय आपल्याला सर्व वर्णच नुसतं करायचं आहे तेव्हा अशा प्रकारची आणि अशी रचना केली होती त्या कुंभाराने असल बर हुकुंभ नक् घोडा बरी घोडा ते सुद्धा मोठा आवड आहे तयार करायचा आणि असल बरो हुकुम तयार करायचा शरीराला त्याच्या त्या एकंदर शरीरामध्ये दिसले मान अशी वर केली तर मानेला पडलेल्या घड्या घड्या सुद्धा त्याने दाखवलेल्या त्याने भिवई उचलले तर भिवही दाखवले माणसाच्या अशा शेरा दिसतात त्याला शेरा दाखवले माणसाचे जे भाव आहेत ते भाव त्याच्यामध्ये दाखवले अजून काय असावं अगदी असूर्ती केलेल्या आहेत कि त्या मूर्ती पाहिल्यावर मला सतत वाटत खरोखरी देवाची मूर्ती या विष्णूची एवढी सुंदर केलेली आहे कि अगदी जिवंत मूर्ती फक्त बोलत नाही काय एकच नाही ते किती बोलत नाही इतकी सुंदर मूर्ती कि ज्या सौंदर्याला पारावार एवढ्या सौंदर्य पूर्ण असलेल्या जगा मूर्ती जगामध्ये आताही आहेत आजही उपलब्ध आहेत आणि त्या मूर्ती पाहिल्यांदा असं वाटतं की खरोखरी देव ह्याच्यात असला पाहिजे त्याचे देवाचे सर्व सात्वीक भाव त्याच्यामध्ये अभिव्यक्त केले आहेत फक्त तो देव आपल्याशी बोलत नाही आणि त्यात सुद्धा वारकाहून सांगायचं आपल्याशी बोलत नाही कदाचित एखाद बोलतही असेल काय बोलतही असेल आम्हाला जर कोणी विचारलं तुम्हाला या देवात काही होणं दिसतं का एकच होणं दिसतं फक्त बोलला नाही बाकी बाकी जेवढे म्हणून देवाचे भाव असावे तेवढे सगळे त्याच्यात काय त्या मूर्तीकाराचं वर्णन करावं तेवढं थोडाय भा श्रीरामाच्या मूर्ती तुळशी बागे मध्ये कशार मल्या असं मातोश्री रोज उठल्याबरोबर म्हणत असत त्यातनं मला एक वचन आठवलं म्हणून तुम्हाला मी सांगितलं अतिशय सौंदर्य पूर्णता त्यात आहे संपन्न प्रकारचे दाखवले सुंदर अतिसुंदर त्यातले सगळे हावभाव असे सगळे तयार केले महाराज म्हणतात खासगी जरी हे घोडेस्वार असले आणि घोडे असले तरी त्या घोड्यानं तुम्हाला धरता येईल का पहिला प्रश्न त्या घोडेस्वाराला एखादं काम सांगता येईल का दुसरी गोष्ट आहे कि त्या लोकांना असं सांगितलं कि एवढे तुम्ही संपन्न आहात धाल करीत विचारलं की तुम्ही एवढ्या सगळ्या एकाने संपन्न आहात तेव्हा आता अशा अमक्या ठिकाणी एक ऋण सुरू झालेला आहे युद्ध सुरू झाले तेव्हा या युद्धभूमीवर तुम्ही जाऊन आमचं एवढं तुम्ही काम कराल का कि एवढं परचक्र परतवण्याचं काम आहे ते म्हणते गुंतले आ, काय? गुंतले काय? हे हात, कुंग, गुंतले हे कर म्हणे मी झुंजार कैसा झुंजू तो अभंग तुला सांगेल हा सगळा कोण तो घोडेस तुला हा अभंग सुनावी ऐकवी तो म्हणे तुमचं ऐकलं असत अगदी नक्की परचक्र परतवलं असत पर काय करू म्हणाला ढाल आणि तलवार याच्यामुळे माझे हात गुंतले असल्या कारणाने मी युद्ध करू शकत नाही मी युद्ध करू शकत नाही हा सगळ्याचा सगळा आपण अभंग वाचा या अभंगाच्या अभंगा द्वारे तो तुम्हाला उत्तर देईल तो युद्ध करणार त्याचा अर्थ असा कि केलेले सर्वच्या सर्व चित्र खरोखरी ती चित्र असल्या कारणाने एखादा मनुष्य म्हणून किंवा घोडाबरी घोडा काय आरूढ होत असतात बघ प्रयत्न करू चिखलाच्या घोड्यावर कितीही सुंदर दिसला तर त्या घोड्याला धरता येत नाही त्या घोड्यावर आरोहण करता येत नाही इतकं परचक्र परतवू शकत नाही अगदी त्याच पद्धतीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्तही अज्ञान असल्या त्याला स्वतःला अस्तित्व नसल्या ते कोणतंही काम करू शकत नाही किंवा मांत्रिकाने उत्तम प्रकारचे अलंकार तयार केले काय ते नावा तर सगळे कुठून मला तरी कुठून नाव वाटतं पण सगळे अलंकार तयार केल्यासह लक्षात ठेवा कानातले हातातले पायातले सगळे अलंकार त्यांनी तयार केले अतिसुंदर अलंकार तयार केले आणि ते त्या मांत्रिकाने निर्मिलेले अलंकार अतिसुंदर अलंकार पण त्यातला एक तरी अलंकार आपल्या अंगावर घालून सभासमेलनांच्या मध्ये जाऊन मिरवून येत आहे का येतं का एखाद्या लग्नात जाऊन यायचंय आणि आपल्याला परत यायच मागून आणलेले खोटे का असत पण ते अलंकार आहेत पण जादून केलेले अलंकार मंत्रिकाने तयार केलेले अलंकार आपल्या अंगावर घालून आपण सभासंमेलनांच्या मध्ये किंवा एखाद्या लग्न इत्यादी मध्ये जाऊन मिरवून परत येऊ शकतोय का घालता येत नाही मिरवून परत येत कशाला तुम्ही अशक्य ही गोष्ट त्याप्रमाणे अज्ञान हे अज्ञान कालामध्ये जरी तुम्हाला दिसत असलं तरी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते अध्यस्थ असल्याकारणाने प्रति ती मात्र सत्ता असल्याकारणाने त्या व्यतिरिक्त त्याला स्वतंत्र येत किंचितही सत्ता नसल्या कारणाने महाराज म्हणतात आज्ञान आत्मस्वरूपाच्या दृष्टीने नाही कुंभाराने केलेले मृतिकेचे घोडे रणागणावर धरता येत नाही घोडे असा शब्द मात्र त्यास आहे धरता येत नाही पण त्या आकाराला बघितल्यानंतर त्याला घोडे म्हटलं पाहिजे काही मुलांना कामं सांगितली म्हणजे त्या मुलांना ती कामं करता यायची नाही ताईंच बोलणं समजायच शब्द समजायचे ताई म्हणायच्या हाती नीटस वागायचा आणि पूर्ण अव्यवस्थित वागायचा अव्यवस्थित वागायचा आणि त्यांची माझी देव गाठ घालून देतो त्यांची माझी देव गाठ घालून देतो एकदा ताईने का मुलाकडे म्हणले काय की आता कृष्ण येईल माझ स्नान झालंय तर तू त्या पाण्यात भरला तू तिथे जाऊन तू बसला ना अर्धा तास त्याला काही सुना त्याला काय तो काय बोलतो ते ऐकायला येत नव्हतं तो म्हणतो काय करू मला सांगा ना नाही तर ती ना ते काय ऐकायला येत नसल्या कारणाने बराच वेळ झाला मला आल्यावर काही सांगितले मी त्याला किती वेळ सांगते की भर झालं म्हणून त्याला काही काय करीत नाही नुसता बघतो म्हणले मी तिला विचारलं काय ताईने तुला सांगितलं तुझ्या लक्षात त्या सारखं माझ्या मागे लागायच म्हणला पण काय करून बरोबर आहे म्हणजे आपण काय बोलतो ही भाषा त्याला समजत नाही काम करण्याची अक्कल नाही नीटसपणायचं ना काम करायचं तर लोकांना नीटसपणा इतका होता कि त्यांच्या साऱ्या आयुष्यात अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचा ओचा पदर सुद्धा बिंचूक होता त्यापेक्षा अजून काय तुम्हाला नीटसपणा सांगायचं अतिनीटस त्या नीटसपणाला पारावार एवढ्या नीटस असायच्या आणि त्यांच्या सारखं वागण कोणालाही जमायचं नाही गुरुजी स्वतः हा म्हणाले की ताईंच मनोगत सांभाळायचं म्हणजे माझ्याच्या कारण काय त्या म्हणजे अति कडक अतिनिटस अतिशिस्त ताईंची असं स्वतः गुरुजी सुद्धा म्हणत असत इतकं कशाला आता एवढे नियमाचे ना पण त्यांचं सुद्धा ताईंच्या पुढे चालत नव्हतं चालत नव्हतं म्हणजे त्यांची शिस्त त्यांच्या शिस्ती पुढे बेशिस्त ठरत होती ताईच्या शिस्ती पुढे त्यांची शिस्त बेशिस्त ठरत होती किती शिस्त बारीक असेल त्यातनं एवढंच सांगायचं आहे उदाहरण सांगायचं जर दूध जर सांडलं तर ताई म्हणत असं पिऊन टाकायला काय हरकत आहे जमिनीवरच काय हरकत आहे वाट कसं घालत म्हणायचं त्या शेतकऱ्याला हे असं आपल्याला त्यातनं एवढंच सांगायचंय की असं ज्यावेळी मुलं वागायची त्यावेळी ती म्हणायची मुलं जी दिसत ना मला नुसते माणसाचे आकार दिसत आहेत म्हणायचे धोकं नाही त्यांना त्यांचं काय म्हणलं त्याचं आकार दिसत आहे मी तुम्हाला त्याच्या पुढे त्यांचे जर फोटो काढले तो पाहणारा माणूस नक्की म्हणेल की हा माणसाचा फोटो का पाहणारा माणूस माणूस असला तो तो सुद्धा नक्की म्हणेल की हा फोटो माणसाचा म्हणून पण आत माणूस म्हणून त्याला म्हणतात माणूस की म्हणून ज्याला म्हणतात बोध म्हणून ज्याला म्हणतात ज्ञान म्हणून ज्याला म्हणतात चेतना म्हणून ज्याला म्हणतात ती जर त्यात नसेल नुसतं चित्र जायच्यापेक्षा काय दिस दुसरा असायच त्याप्रमाणे त्या घोड्याना बघितल्यानंतर त्या आकाराला पाहिल्यानंतर आणि त्यातले भाव पाहिल्यानंतर याला घोडा म्हणायला पाहिजे पण तो धरता येत नाही त्याच्यावर स्वार त्याच्यावर होता येते परंतु जसे दिसतात तसे ते खरे घोडे नाहीत हा अथवा मांत्रिक विदेने केलेले दागिने अंगावर घालावण्याचे उपयोगी पडत नाही पुष्कळ अलंकार तयार करून दाखवले त्याने पण ते अंगावर घालण्याचे उपयोगाचे नाही त्याचप्रमाणे तू जे अज्ञान म्हणतोस ते केवळ शब्द मात्र आहे तसे तुझे म्हणणे आहे त्याप्रमाणे ते नाही ते शब्द मात्र आहे अज्ञान नावाचा काय असा काही कोणी उतरव वस्तू म्हणजे अज्ञानाला अस्तित्व नाही अज्ञानाला वस्तुत्व नाही अस्तित्व वस्तुत्व विवर्जित ते अज्ञान आहे म्हणजे केवळ शब्द मात्र आहे तू म्हणतोस तेवढं त्याला महत्व आहे पेक्षा म्हणण्याच्या व्यतिरिक्त असे अज्ञान नावाची वस्तू कुठे आढळत येत नाही तू बघ तू म्हणतोस त्याप्रमाणे बसत ना तुझा जो मुंडासा आहे तो जरा खाली ठेव मांडीवर विचार कर कि ज्ञानाच्या घरी म्हणजे ज्ञान फक्त ब्रह्म ज्ञान म्हणजे ब्रह्माव्यतिरिक्त दुसरं काही नाही ज्ञान अन्य तर हो तुम्हाला कुठेही सापडणार नाही ज्ञान म्हटलं की ब्रह्म ज्ञान की आत्मा ब्रह्माव्यतिरिक्त वा आत्म्याव्यतिरिक्त ज्ञान नावाची वस्तू कुठेही नसल्यामुळे ज्ञानाच्या घरी हा शब्दाचा अर्थ ब्रह्माच्या घरी आत्म्याच्या घरी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे ज्ञानाच्या घरी काय कोचलेली त्याला डिवचून डिवचून जरी कोणी बघितलं हलवून हलवून जरी बघितलं की इथे एकच आहे का दोन आहेत असं कुणी जर त्याला दिवतून जरी बघितलं तर भिन्न रूपाने अज्ञान नावाची वस्तू तुम्हाला प्रत्ययास येणार नाही आजवर कोणाला आली नाही यापुढे येणार नाही कारण स्वप्रकाशरूप असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान हा केवळ वागव्यापार आहे वस्तुस्थितीने अज्ञान ही गोष्ट तिथे साम सापडत नाही त्याचं कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वस्तुस्थितीने अज्ञान नाही जर ज्ञानाच्या घरी म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे असं तुझं म्हणणं असेल तर हे तुझं म्हणणं असं दिसून येत कि चंद्राच्या टपो प्रकाशामध्ये सूर्याच्या प्रखर किरणाच्या वेळी म्हणजे उखरभूमीशी संबंध झाल्यानंतर रोहिणी नक्षत्राच्या समयात आणि दुपारी बारा अर्थात जसं जी मृगशय दिसत तसं चंद्राच्याही प्रकाश तुला दिसावा ते ज्याप्रमाणे दिसत नाही म्हणजे चंद्रप्रकाशामध्ये टपोर प्रकाशामध्ये मृगजळ ग़ीजर, मृगजळापासून तयार झालेला एखादा जलाशय किंवा मृगजळाचा समुद्रच्या समोर समुद्र पसरला आहे असं कधी दिसणं शक्य आहे का हे जसं कधी दिसणं शक्य नाही अगदी त्याच पद्धतीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानाच्या घरी ब्रह्माच्या घरी केवळ ज्ञी मात्र जिथे स्थिती आहे ज्ञानाव्यतिरिक्त जिथे दुसरं काहीही नाही तेथे अज्ञान सापडलं असं तुझं म्हणणं खरं होईल ब म्हणण्यासारखं तुझं म्हणणं आहे ज्ञानाचे घरी म्हणजे ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी अज्ञानाला डोचलं असत तोंड वर करीत नाही त्याला तरी तोंड वर करायला भिन्नत्वाने त्याच अस्तित्व दिसत नाही जागा माणसांनी थोडं कुठे जागा कोण नाही म्हणून विचारलं पाहिजे नाही काय तिथे म्हणजे ते भिन्न रूपाने प्रतियास येत नाही दिलंच आहे भिन्न रूपाने भिन्नत्वाने त्याचं अस्तित्व कधी दिसत नाही कोणाच्याही प्रत्ययाला ते नाही त्या ब्रह्मस्वरूपाच्या घरी म्हणजे घरी पोहचलेले फक्त ज्ञानी पुरुष आहेत त्या ही या ज्ञानाचा भिन्नत्वाने कधी प्रत्यय आला नाही येईल कसे आणि येईलच कसं त्या ज्ञानी पुरुषाला हा प्रत्यय कितीही स्वच्छ चांदणे पडली चपोर चांदणे पडले स्वच्छ अगदी इतकं प्रखर आहे जेवढं प्रखरत्व त्याचं असणं संभवू नये तेवढं पण सूर्य किरणाच्या प्रखरतेचा संबंध होऊन रोहिणी नक्षत्रात दुपारी बारा वाजता जसं मृगजळ दिसत तसं रात्री बारा वाजता पौर्णिमेच्या दिवशी टपोर अगदी निर्मळ चांदणं पडलेला असताना मृगजळ भासेल काय भासणार चांदण्यांच्या ठिकाणी मृगजळाच्या लाटा उत्पन्न होतील काय पुढे अगोदर मृगदेव त्याचा समुद्र आणि त्याच्यावरच्या लाटा एकदम दादानी कळस गाठल्याचे वाटतात ते म्हणतात अगोदर मृगजळ दिसणं कठीण मृगजळ दिसला तर त्याचा जला संचय दिसणं किंवा समुद्र दिसणं त्याहून कठीण त्याच्यावरच्या लाट दिसतील का म्हणून विचारतायत महाराज आणि ज्ञान हे जे म्हणजे ते अज्ञानाची पास आता त्यात मुख्य गोष्ट अशी आहे असं का म्हटलंय महाराजांनी नव्हे मृगजळ अस हा महाराजांचा मुख्य सिद्धांत आहे नव्हेचे आभासी या म्हणण्यामध्ये महाराजांना सगळ्या ख्यातींचा निराश करायचा एक एवढी एक अर्धारी आपण लक्षात ठेवा सगळ्या ख्यातींच खंडन होत नव्हे एवढं म्हणून जर महाराज थांबले असते तर असख्याती झाले महाराज म्हणतात आभास्य म्हणतात आभासी म्हणूनच महाराज जर थांबले असते तर सख्यातीवादी आभास म्हणून सत्य समजतोय तसं कोणी सत्य म्हटलं असत म्हणून नव्हे एवढं म्हणून थांबले नाही म्हणून असं ख्याती नाही नवे आभास म्हणण्यानं असं ख्याती गेली आभासे म्हणून मागे नवे शब्द लावलाय म्हणून सख्याती गेली म्हणजे दोन ख्याती नाही ठरला म्हणजे दोन्ही ख्यातींच खंडन आता राहिले अन्यथा ख्याती अन्याचं अन्य ठिकाणी आभास का नवे ते आभासे तर अन्याचा अन्य ठिकाणी नाही नवे ते आभासे म्हणण्यानं अन्यथा ख्याती हे केली खंडन दोरी रूप दोरी असताना ती सर्व रुपाने म्हणजे नव्हे ते आभासे म्हणून दुसरी अन्याचा अख्याती नाही शिला म्हणजे तिचं खंडन झालं आता काय राहिली अख्याती राहिली विवेकाभाव आहे का नवे त्याचे आभासे आहे ते विवेकाभाव नवे नव्हे ते आभासे म्हणून अख्याती घे तिचं खंडन झालं आता काय राहिले सग्या ख्यान एक ही ख्या मृगजलाई कगा कि ख्या जुड़ते चरण वाचार चिंतन कर नवे ते आभास मार मृगजळ जे आपल्याला रोहिणीचे जळ असते ते रोहिणीचं जळ म्हणजे रोहिणी नक्षत्रावर भासणार हे नव्हेतेचे आभास हे जे मृगजळ आहे हे नवेतेचे आभास आहे नव्यतेचा आभास या म्हणण्या कोणतीही ख्याती इथे जुळत नाही जुळली तर फक्त एक अनिर्वचनीय ख्याती जुळते अनिर्वचनीय ख्याती म्हणजेच विवर्तवाद विवर्तवादामध्ये विवर्तवाद हा सुद्धा तडजोड एकतर्फे केलेली तडजोड हा फार उत्तम दर्जाचा वादा आहे असा आपण समजू नका कारण हा ग्रंथ आपण जो सांगतो आहोत किंवा चिंतन करत या चिंतनामध्ये हा अत्युच्च कोटीचा वेदांत ग्रंथ अनुभूतीचा हा अखेरचा ग्रंथ सगळं ऐकून झाल्यानंतर ऐकायचा हा ग्रंथ इतका थोर ग्रंथ असल्याकारणाने इतक्या थोर भूमिकेवरून हा सांगितलेला ग्रंथ असल्याकारणाने विवर्तवाद सुद्धा या ग्रंथाच्या दृष्टीने खालच्या दर्जाचा कारण विवर्तवादा एक दृष्टीसृष्टीवाद आणि एक सृष्टीदृष्टीवाद असे दोन वाद अंगीकारलेले आहेत त्या सृष्टीदृष्टीवादामध्ये अज्ञान आहे पदार्थाला अज्ञात सत्ता आहे त्याच्या तुमच्या आमच्या होणाऱ्या सगळ्या व्यवहाराची त्याच्यामध्ये संगती आहे त्याहीपेक्षा ज्ञात सत्ता देणारा वाद म्हणजे दृष्टीसृष्टीवाद त्या दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे या विवर्तवादाचा जर आपण विचार केला तर विवर्तवादात असं दिसून येतं आझादवाद हा सगळ्यात शेवटचा वाद आहे आजादवाद हा सगळ्यात शेवटचा वाद आहे विवर्तवाद म्हणजे आजात वाद, वाद, वाद आणि जगत सत्यत्व भ्रांती ह्यांची तडजोड करणारा हा विवर्तवाद म्हणजे जगत सत्य म्हणणाऱ्याला सांगतोय विवर्तवाद सांगतो यार तू जगत सत्य म्हणतोस कशावर तुला भासते तर ते सत्य आहे तुझ्या लगेच विनाशाला पावतय ना हा म्हणलं विनाशाला पावतोय मग सत्य कसं म्हणतोस त्याला त्याला सत्य म्हणून कोणी सांगितलं फक्त भासते असं म्हणतात आजातवादी म्हणत होते आगाजे जाण्याचे त्यांना सांगित हो भासण्याने बिघडते का काही हा त्याला जर स्वतंत्र अस्तित्व येईल तर तो, तो, तो एक निर्माण होईल भासण्यानं काय बिघडत आहे म्हणजे आमचं काही बिघडत नाही भासण्यानं असं करा तुम्ही झालंच नाही म्हणण्यापेक्षा भासण्याने बिघडत नाही असं म्हणाला सांगितलं तो सत्य म्हणण्याच्याऐवजी भासते म्हण त्यालाच विवर्तवाद म्हणून एकतर्फी केलेली ही तडजोड असं लक्षात ठेवेत हे या वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विवर्तवादाच्या दृष्टीने जर आपण विचार करू लागलो तर अधिष्ठानावर मध्यस्थ पदार्थ असतो तो भासतो तो आपल्या क्रिया करतो कधी गुणवान भासतो कधी दोषवान भासतो गुणवान भासतो म्हणजे कधी दोरीवर अत्यंत सुगंधी माला भासते तर कधी विषवान असलेला असा सर्प भासतो पण मूळ अधिष्ठाना मध्ये त्या सुगंधी मालेमुळे दोरी कधी सुगंधी होत नाही विषवान सर्प भासला म्हणून दोरी कधी विषवान होत नाही म्हणजे अधिष्ठानाच्या स्वरूपात किंचितही बदल होत नाही हा विवर्तवादातला मुख्य विषय किंवा मुख्य सिद्धांत आहे किंवा मुख्य धोरण एकतर्फी तडजोड करताना सुद्धा या थोर बड्या लोकांचं धोरण आहे आणि ते धोरण हे अधिष्ठानामध्ये निर्विकार म्हणून ब्रह्मसत्तेशिवाय कोणत्याही पदार्थाला सत्ता सकता नाही सत्ता धन्याची की जे माय वा फक्त ब्रह्माला सत्ता आहे तद दुसरी परमार्थ सत्ता कोणालाही दिली म्हणूनच ब्रह्म असा कोणताही पदार्थ परमार्थता नाही असा वेदांताचा सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत डांगोरात वेदांत शास्त्र सांगतात रो सर्पकारंबर असं तुकाराम वादाचं वर्णन केलं आहे तेव्हा हा दृष्टांतही मोठा मार्मिक अशा स्वरूपाने प्रतिपादन केलं आहे म्हणून ब्रह्मभिन्न जे जे काही तुम्हाला प्रतीला येतं जे जे काही तुम्हाला भासतं ते ते सर्व तुम्ही विचार करू लागला तर त्याला अधिष्ठान फक्त ब्रह्म आहे त्याचे एकच कारण या जगताच अधिष्ठ याव, असा कोणी पदार्थ तुम्ही आणून देत आहे का कि जो त्रिकालाबाधित आहे स्वतःच्या सत्तेने सत्तामान आहे आपल्या प्रकाशनात कोणाच्या अन्याची अपेक्षा बाळगत नाही जो सदा सुखस्वरूप आहे ज्याच्या ठिकाणी स्वगता भेद नाही जो अनंत आहे त्रिविध परिच्छेद विवर्जित विवर आहे असा तुम्ही दुसरा एखादा पदार्थ आणून द्या आम्ही काय त्याला अधिष्ठान म्हणू पण ब्रह्माव्यतिरिक्त असा दुसरा पदार्थच मिळत नाही म्हणून जे जे ब्रम्ह भिन्न तुम्हाला भासते त्या सर्वांचे अधिष्ठान फक्त एक मात्र ब्रह्म आहे ते त्या सर्वांचा अधिष्ठान असतं असा त्याचा असू नये ह्या ज्या आपल्याला वस्तू भासतात त्या वस्तू भासतात त्याची काय वाट असा अज्ञानी माणसाच्या मनामध्ये संदेहून दयेने त्याची संगती सांगण्यासाठी हे पदार्थ त्या व्यतिरिक्त त्याला तो सत्ता देऊ नकोस त्याला भासणारी सत्ता त्याच्या अधिष्ठानाचे म्हणजे ब्रह्माचे म्हणजे ब्रह्माच्या सत्तेने ते सत्तामान होतं ब्रह्माच्या स्फूर्तीने ते प्रकाशित होतं असं तू समज पण त्याच्याबरोबर दुसरं एक लक्षात ठेव कि एवढं जरी भासलं गुणवान भासलं अगर दोषवान भासलं क्रियावान भासलं वा क्रियारहित भासलं तरी त्याचा अधिष्ठानाशी काही संबंध नाही एवढं लक्षात ठेवून झालं राज्यात वादाची मुख्य वर्माची गोष्ट आहे की त्याचा मूळ अधिष्ठानाशी <coughs> त्याचा संबंध आहे मला जर कोणी म्हटलं की तुम्ही यात्रेला निघाला आम्ही तुमच्या बरोबर यावं का हवश्य यात्रात काय बिघडलं फक्त एकच लक्षात ठेवा की आमच्या खिशाला एवढं लक्ष ठेवा म्हणजे झालं आमच्या खिशाला चाठ बसणार नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे झालं त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपात काही बदल होणार नाही एवढं तू लक्षात ठेवा म्हणजे झालं याचा अर्थच असा कि अज्ञान नावाची स्वतंत्र वस्तू ब्रह्मा कोणीही नाही स्वरूपाचा आहे गोष्ट आहे प्रतितीच्या संगतीसाठी मानलेली गोष्ट आहे शास्त्रकारांनी ती तुझ्या प्रतितीच्या संगतीसाठी पण दयेनं मानलेली ही गोष्ट आहे किंवा ही मानून तुझ्यावर त्यांनी एक फार मोठी दया केली असं तू समज आणि जोपर्यंत ही आज्ञान आहे तो या अज्ञानाचं अस्तित्व आहे त्याचा अज्ञानाचा भाग त्याने निवृत्त केला तो ज्ञानदशी टाकलं द्यान ताकलर। या अज्ञान संपलं तो समज म्हणून अज्ञानाचा ज्ञान स्वरूप ब्रह्माशी वा मूळ आज्ञेशी येतिंचित संबंध होत नाही त्याचं कारण तो जर स्वतः अस्तित्वाने काही पदार्थ असता अज्ञान नावाचा तर त्याचा स्पर्श झाला असं आपल्याला सांगता आलं असतं पण ब्रह्मसत्ते तो राहत नसल्या कारणाने त्याचा त्याच्याशी संबंध येत नाही जर भक्य नहीं दि शक्य नहीं तो प्रमाण ज्ञान दृष्टि आत्मस्वरूपाज्ञान नावा पदार्थ नहीं बच्चे हा एक त्यातला मुख्य सिद्धांत आपण या दृष्टांतावरून लक्षात घेतला म्हणजे विवर्तवादाप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही असं कसं सांगितलं तुमच्या लक्षात विवर्तवादाप्रमाणे अंगीकार करून विवर्तवादात अज्ञानाचा अंगीकार विवर्तवादात अज्ञानाचा अंगीकार करूनही आत्मदृष्टीने ज्ञानदृष्टीने अज्ञान कसं संभवत नाही त्याच्याकरता हा दृष्टांत आहे की मृग जळाची प्रतिती टोन चालण्यात रात्री बारा वाजता ज्याप्रमाणे येणं शक्य नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान दृष्टीने विवर्गवादात सांगितलेलं अज्ञान व त्या ज्ञानामुळे सांगितलेली प्रती संगती ती काही संभवत नाही अधिष्ठान आपल्या महिमेत स्वयंप्रकाश रूपाने ज्ञान हे जे म्हणजे ते अज्ञानाची पाणी जे एक नव्हे ज्ञानेशून महाराज म्हणतात तुम्ही हे जे म्हणताय काय किंवा त्याच ज्ञान एक पण मला उत्तर देतात ही जुळी भामंड आहे काय अज्ञान आणि ज्ञान ही दोन्ही झुळी भामंड एकाला लपवायचं दुसऱ्याला करायचं दुसऱ्याला लपवायचं पहिल्या अगदी एका सारखं दुसरं दुसऱ्या सारखं म्हणजे पहिलं पहिल्यासारखं दुसरं दुसऱ्या सारखं पहिले इतकीही एकमेकांची जुळी भावंड असल्या कारणाने एकाला लपवून दुसऱ्याला काढावं असा त्याचा अर्थ आहे अज्ञान म्हटलं तरी ते एक प्रकारचं ज्ञानच दोन्ही अगदी जुळी भावंड आहेत कोणाला लपवायचं कोणाला काढायचं मोठं अवघड आहे तुम्हाला त्याच्याही पुढे सांगायचं तर आत्ताच्या चालू पद्धतीप्रमाणे दोन ते नाणं या बाजून बघितलं म्हणजे ते वेगळं दिसत या बाजूने बघितलं म्हणजे एका बाजूने बघितलं म्हणजे एका बाजूने बघितलं म्हणजे रुपाया वगैरे नाव लिहिलेलं दिसत काय आता नवीन पूर्वी त्या शंभराच्या नोटेवर हत्ती दाखवित असतात आता हत्ती काढल्यावर म्हणजे त्याच्यावर हत्ती नाही ते पूर्वी हत्ती त्याच्यावर काढल्या एका बाजूला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच कारण आहे ज्ञान आणि अज्ञान या दोघांनाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असते ज्याप्रमाणे वंद्यापुत्र नावाला कुठेही वाच्य नाही स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही त्यांचा अवर उपाय असं तुम्ही समजा असं असाच विद्वानांचा निश्चयक ज्ञानेश्वर महाराजांच्या थोर पुरुष महाराजांच्या सारख्या संत सम्राटांचा तो एक अज्ञा की दूसरी बाजु ज्ञान ज्ञान ज्ञान अज्ञा जी बात ही अज्ञाज दुसरी बाजू है नवे नवे दुसर तरीने अभिव्यक्त है दुसरा तुम्हें हो चा जशा दोन बाजू भावंड एक बाजू ज्ञान एक दुसरी बाजू आज्ञा ये जर तुम्हारा लक्षा तो क्या करी एक लपवणे एक नव्हे एक लपवायची दुसरी बाजू दाखवायची दुसरी बाजू लपवायची पहिली बाजू दाखवायची पहिली बाजू दाखवली म्हणजे ज्ञान त्याची दुसरी बाजू दाखवली म्हणजे अज्ञान अज्ञान बाजू ज्यावेळी तुम्हाला दाखवली जावेळी ज्ञान बाजू लपवली असेल ज्ञान बाजू ज्यावेळी तुम्हाला दाखवली जाईल त्यावेळी अज्ञानाची बाजू लपवली असेल हा जसा त्या नाण्याच्या रूपामध्ये दोन बाजूंच्या मध्ये जसा लपवा लखुचा खेळ करावा आणि एक बाजू लपवून दुसरी बाजू दाखवावी आणि त्यावेळी एक बाजू दाखवली जाते आणि त्यावेळी जी बाजू लपवलेली असते त्यावेळी म्हणजे ती दिसत नाही ना। ना। पण एकाच्या दोन बाजू आहेत असं आपल्याला दिसून येईल ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही गोष्टी जर एकाच नाण्याच्या दोन बाजू असतील ज्ञान म्हणजे ही जर अज्ञानाची दुसरी बाजू असेल तर कुठे असं विचारील काय सिद्धांत असा आहे त्या ब्रुपाच्या ठिकाणी जी ज्ञानी ती अज्ञानायसा म्हणे निश्चयोग केला माऊली म्हणते तुझं भवाचं ज्ञान असो तुझं ज्ञान स्वर्गाचं असो तुझं ज्ञान हवं तेवढं मोठ असो तुझं ते ज्ञान तुझ तुला लखलाभ असो दृष्टीने ते अज्ञान आहे सगळे अज्ञानाची शिखर आहेत असं मी समजतो म्हणतात मी काय समजतो ते मी अज्ञानाची शिखर आहेत असं समजतो मी त्याला ज्ञान समजायला तयार नाही असं मौली म्हणते ते वाचून या मात्र ब्रह्म एक वगळलं म्हणजे बाकी सगळी ज्ञान आणि अज्ञान हे सगळे अज्ञानाचीच शिखर असं महाराजांचं म्हणणं त्याचं कारण मराठ्यांच मनोगत आहे की मी आता जे तुम्हाला सांगतो आहे ते उत्तम आहे मी तुम्हाला सांगतो आहे आणि अनुभवाच्या दृष्टीने ज्ञान आणि अज्ञान याहून अधिक आहे असं का सांगितलं की तू जे ज्ञान ज्ञान म्हणतोस ना ते ज्ञान म्हणजे वृत्ती ज्ञान म्हणजे वृत्ती ज्ञान ही एक अज्ञानाची एक बाजू आहे मुलगानाची एक कोटी उपगत त्या अज्ञानाची बाजू आहे अज्ञानाचं ते प्रकारचं कार्य आहे म्हणूनच त्या अज्ञानाचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सत्तेतलं ते नाही एवढं तुम्ही समजा म्हणजे पुष्कळ त्यामुळं आपलं स्वरूप हे ज्ञान आणि अज्ञान यावून अतीत असल्यामुळं वृत्ती ज्ञानाचाही संबंध नाही व वृत्ती ज्ञान ज्या अज्ञानाची बाजू आहे ते अज्ञानही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नसल्या कारणाने महाराज म्हणतात ज्ञाना ज्ञाना दीत असं ते ब्रह्म आहे तिथे तुमच्या याचा कष्टाचा संबंध नाही लोक म्हणताना त्रास असं म्हणतात मी ज्ञानी आहे मला हे कळलं असं जे लोक म्हणतात हे म्हणणं हा ज्ञान वृत्तीचा ज्ञानाचा व्यवहार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या वृत्ती तरी स्पर्श संभवतो का या वृत्ती ज्ञानाचा उपनिषद वर्णन करून ठेवला असल्या कारणाने विज्ञान आनंद ब्रह्म ते विज्ञान रूप आहे ते आनंद रूप आहे ते सत्य रूप आहे ते त्रिकाला बाधित आहे ते ज्ञानरूप आहे आनंत आहे देशकाल वस्तू परिच्छेदरहित आहे सर्व आहे असं म्हणून ब्रह्माचं त्यांनी वर्णन केलं असल्या कारणाने त्या ज्ञानुप ब्रह्माला तू मी ज्ञानी आहे असं म्हणून जाणू शकतोच कसा ज्ञाने ज्ञानाची खेळ कैसे नि तिचे आज ज्ञान मात्र जी भरीवतो जर भरीव ज्ञान स्वरूप आहे तर तिथे ज्ञान तुझं जाऊन त्याला जाणत हे म्हणणं त्याहून वेळेपणाचा हे मुळे ही शक्य नाही मी ज्ञानी आहे म्हणण्याचा अर्थ वृत्ती ज्ञानाचाच हा व्यवहार आहे कोणाच्या खंड व्यवहार केला जाण्यासारखं नाही त्याचं पहिल्यांदा ज्ञान व्हायला पाहिजे ज्ञान ज्याचं होतं त्याचं अस्तित्व मनुष्याला कळतं आणि ज्याचा अस्तित्व कळतं त्याचाच माणूस पुढे अस्तित्वाचा व्यवहार करू शकतो तिथे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर वृत्तीचा लय झाला तर ज्ञानामुळे तरी अस्तित्व तिथे कसे ठरेल आणि अज्ञानाचे अस्तित्व तरी कसे ठरेल त्याचं उत्तर ठरणार नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानही नाही अज्ञानही नाही ज्ञानाचीही जाणीव नाही अज्ञानाचीही जाणीव नाही कित्येक वेळा लोक म्हणजे मी ज्ञानी आहे असं म्हणण्यामध्ये वृत्ती ज्ञानाचा असं दिसून येत मी अज्ञानी असं मनुष्य म्हणतो त्यावेळी अज्ञानाची स्थिती दिसून येते पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीच नाही ना ज्ञान आहे हे म्हणणं तरी वृत्तीवरच अवलंबन आहे अज्ञान आहे असं म्हणणं तरी वृत्तीवरच अवलंबी मी ज्ञानी आहे याचा अर्थ हे वृत्ती ज्ञान वृत्तीचा परमात्मा स्वरूपात ठिकाणी संबंध नाही म्हणून ज्ञानाचा मी अज्ञानी आहे हे सुद्धा एक वृत्तीच स्वरूप आहे हरम नी हम अज्ञा अज्ञात करता मनुष्यहोम या सगळ्या व्यवहारांचा आपण जर विचार केला तर या अस्तित्वाच्या व्यवहारामध्ये जरी अज्ञान दिसून येत असलं तरी महाराज म्हणतात वृत्तीच्या जा जाणीवेनीच हा व्यवहार असल्या हो कारणाने वृत्तीची एक वेगळ्या प्रकारची जाणीव म्हणजे मी अज्ञानी आहे अहम हा जो व्यवहार हा व्यवहार वृत्तीमुळे होत असल्या कारणाने वृत्तीचा पाय एक प्रकार आहे दुसरं काय अजून त्याच्यामध्ये प्रकार असेल म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना ज्ञानाची जाणीव आहे ना अज्ञानाची जाणीव आहे कारण ज्ञानाची व अज्ञानाची जाणीव ज्याला होते तो उर्ती भागच महाराज आपल्याला सांगतात लोक म्हणतात किंवा का हो तुम्ही ब्रह्मा या ब्रह्माय सांगता खरं तर हे याच्या पुढे लोक गेले कुठे गेलो ना तर आम्हाला लोक बरो शब्द काढून देत नाही तर याच्यावर स्वतंत्र लोक बडे बडे लोक बडे म्हणजे ज्यांना लोक बडे समजतात असे लोकही देवाच्या निषेधामध्ये आज प्रवृत्त झालेले आहेत कि म्हणा देवाचा निषेध करणं हे पुरोगामी पुरुष तो तिचं देवाचा निषेध करतो आईबाबाचा निषेध करतो अशी आता परिस्थिती आपल्याला आपण एवढंच सांगायचंय की आज जन्माला आधी त्यांचा अनुवाद मौलीने अगोदर करून ठेवलाय सातशे वर्षापूर्वी की असे रत्न जन्माला येणार आशी घटना ज्या ठेवून जन्माला येतील त्यावेळी काय बोलतील ना परत ना देव न दिसी म्हणून व्याख्याने देतील असं माऊलीला पूर्वीच ज्ञात आहे ती जर माऊली आहे मात्र त्याला ठेवायचं ते म्हणतो ती पण पाहिजे ते कशी बिढी असे म्हणून काय झालं आपलीच आहेत ना परत राहू दे आमचं काय म्हणत नाही आम्ही काही म्हणत नाही पण अशी अगदी कराडच्या शब्दा समकरा परखडपणापत करून अशी ही कार्टी जन्माला आलेली जगली पाहिजे असं त्या मातीचं हृदय असत मरावा असं तिला वाटत नाही म्हणे कार्तिक म्हणून जगू देण्याकरणाने मोर शब्दाचा अर्थ जसा जग जग आहे तसा या कार्तिक शब्दाचा अर्थ सुद्धा जग असा त्याचा आपल्या घरनं एवढं सांगायचंय कि मला ब्रह्म असत तर कळलं नसतं का दिसलं नसतं का असं मला वाटतं मला ब्रह्म कळत नाही मला देव कळत नाही मी अज्ञानी आहे असा ज्या आरती मी व्यवहार करतो आणि कधी कधी काही लोक असं व्यवहार करतात माझ्या उलट मी व्यवहार करतो मला ब्रह्म दिसत नाही देव दिसत नाही देव नाही देव मला कळत नाही असता तर मला कळलंच असतात ब्रह्म मला कळलंच असत आणि माझ्या उलट ज्यांना ब्रह्मज्ञान झालंय ते लोक म्हणतात सात आठ वर्षाची पोरं त्यानं जर शिकवलं तर तेही म्हणू शकतात शब्दाची उत्पत्ती मला समजते मी प्रयोजन करू शकतो मला गाथा येते आणि एवढ्या सगळ्या सामग्री नेहमी संपन्न असल्या ने। मला ब्रम्हज्ञान आहे मी तो देव आहे सांगत या लोका पुढचं म्हणजे आपल्याला असं तो सांगतो काही एक वर्ग असायला कि मी देव आहे मी ब्रह्म आहे मला ब्रह्मज्ञान झालेलं आहे तुला ब्रह्मज्ञान हवाय ना हे माझ्याकडे एका क्षणात ब्रे जगात येतात सांगणारांचा संप्रदायना मला मी करतो म्हणून सांगणारे लोक आहेत मी ब्रह्म आहे मी ज्ञानी आहे मला सगळं कळत मला ब्रह्म कळलेला आहे एक वर्ग असा आहे की ब्रह्म असत तर मला उपयोग किती का उपयोग आहे माऊने म्हणते वायाची चक्री प्रोळे बोधा वेळेला जग मध्य अज्ञान है सिद्ध होता जे लोग हनु ब्रह्मी सोम साधना कर त्याच्यावरून जगामध्ये ज्ञान आहे असं सिद्ध होत तुम्ही काय सांगताय की ज्ञान येणे कसे ते दिसतात हे सगळे परिणाम ज्ञान व अज्ञानाच्या असल्या कारणाने दोन्ही प्रकार जगात आहेतच मौलिका भाग दोन्ही प्रकार आत्मस्वरूपात त्या ठिकाणी नेत पूर्व पक्षाचं काय म्हणणं आहे दोन्ही प्रकार आहेत अनुभवे असे लोक शेकड्याचे लोकांना दाखवत होऊन तो पूर्वपक्षी ौली म्हणते तू शेकड्यांनी आनंद दाखवणार आहे सारं जग माझ्या पोटात मावले सगळ्यात सगळ्यांची मौली आहे पिता रमस्य जग तू माता धाता पिता महा साक्षात भगवान विष्णूचा अवतार असल्या कारणाने माऊलीला शंका विचारून कशी चाललेलो हे मौलीला विचारून आपण काही वेगळं नाही त्याचा खुलासा व्हावा म्हणून ही शंका आहे माऊलीच्या समोर पूर्व पक्षांशी शंका मांडलीय जगामध्ये अज्ञान आहे असंही मी तुम्हाला सांगतो व ज्ञान आहे असंही मी सांगतो व तसे व्यवहार आहे तसे लोक आहे असं असतानाही तुम्ही काय म्हणताय की ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही म्हणजे जे ज्ञान आहे ती एक अज्ञानाचीच दुसरी बाजू आहे ज्ञाना ज्ञाना तीच अशी काय ब्रह्म वस्तू आहे तुमची उलट तुमच्या ब्रह्माविषयी जे लोक बोलतात त्याच्यावरच तर मी सिद्ध करून दाखवतो मला ब्रह्म कळत म्हणणाऱ्यांचा जो वर्ग आहे तो अज्ञान सिद्ध करून दाखवतो आणि मला ब्रह्म कळत आम ब्रस मी वृत्तीवर चांगली जगा विचारतोस रे नजर तुझी कधी दिसते की जगाचा अवलोकन तुझं चांगलाय तुझ्या अवलोकनावरून मला दिसत ते असं दिसून येत की या दोन्ही प्रकारामध्ये केवळ वृत्ती ज्ञानच आहे मौली पहिलं उत्तर देते की तुझ्या व्यवहारावरून मला असं दिसून येत की वृत्ती ज्ञानच या दोन्ही व्यवहाराच्या तर मला ब्रम्ह कळत नाही असा व्यवहार का होतो आणि मला ब्रम्ह कळणं आहे असा व्यवहार का होत त्या दोन व्यवहारामध्ये अजून मला फरक दिसतो त्याच काय करण जर दोन्ही व्यवहार एका वृत्ती ज्ञानाचेच प्रकार असतील मौली भिन्न भिन्न व्यवहार का होता उत्तर देता। मी असे असे तो मी असे है ज्ञाने वृत्ति ब्रह्मा अचूकपणा यथारूपाने जाए मह्म कहत नहीं जो सामना वर्ग है वर्ग का अर्थ आए की त्याची वृत्ती ब्रह्माला जाणू शकत नाही अचूकपणाने ती जाणू शकत नाही वृत्ती तिथपर्यंत पोहोचवू शकत नाही वृत्ती गेली प्रयत्न केला पण तेवढा प्रयत्न करून त्याच्या वृत्तीला ब्रह्मा मी ब्रह्माला अचूक रूपाने यथार्थ रूपाने जाणू शकत नाही हा त्याचा मूळ कारणाचा भाग आहे पण हा आहे वृत्तीचा भाग मी ज्ञानी आहे मैं अहब्रह्मासमित वृत्ति वालो जो मनुष्य है एवडाच अर्थ है कि मैं ब्रह्मास जा वृत्ति है मे वृत्ति ब्रह्माला अभी एक्की वृत्ति है ब्रह्म कहत नहीं मैं अज्ञा नहीं मी ब्रह्मालाणतो अह्मास माला ज्ञान ब्रह्म ज्ञान कहते ब्रह्मी ब्रह्म है मनना तरी वृत्ति ज्ञात प्रकार है आणि मला ब्रह्म कळत नाही हे सुद्धा वृत्ती प्रकार कारण ती वृत्ती सांगते की मी ब्रह्माला जाणू शकत नाही म्हणून तो बोलतो की मला ब्रह्म कळत जर ब्रह्म असतं तर मला कळलं नसतं का ब्रह्म असतं तर मला कळलं नसतं का या म्हणण्याचा अर्थ असा की त्याची वृत्ती ब्रह्माला जाणू शकत नाही म्हणजे वृत्तीचा का आहे आणि मला ब्रह्म कळलं म्हणणार मी ब्रह्म जाणतो अशी त्याची वृत्ती आहे म्हणून तोही वृत्तीतलाच प्रकार आहे म्हणजे या दोन्ही प्रकारावरून असं दिसून येतं की ज्ञानाचा ज्ञा प्रकार अज्ञाने क्या प्रकार है वृत्ति ज्ञा प्रकार उलट ज्ञान व अज्ञान ही आश्रया एका वृत्तीकडूनच त्यांच्या अस्तित्वाचा व्यवहार करतो असं तुम्हाला दिसून येईल हे जर तुमच्या ध्यानात आलं तर ज्ञाने मौली म्हणते या एकाच कारणास्तव काय म्हणतात महाराज हे अज्ञान हा कारणास्तव माऊली म्हणते ज्ञान ज्ञान म्हणून जे म्हणतात ते सुद्धा एक प्रकारचं अज्ञानच आहे अज्ञानाची ती दुसरी बाजू आहे असं का माऊली म्हणते त्याचं कारण ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही एका वृत्ती आहे म्हणून महाराज ज्ञानेश्वर महाराज का एवं अर्थ है कि दो वृत्ति ज्ञान है अज्ञान ज्ञान उप ज्ञाश अज्ञान है वृत्ति ज्ञाश कभी ही शक्य नहीं ज्ञानेश्वर महाराज आज्ञान आज्ञान है वृत्ति ज्ञा स्कून शक्य नहीं ज्ञान आहे म्हणणं हे तर वृत्त ज्ञानाशिवाय शक्य नाही तुम्हाला समजण्यासारखा पण अज्ञान आहे असं म्हणणं हे सुद्धा वृत्तिज्ञानाशिवाय कधीही शक्य नसल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता असं करूया त्या गुरु पक्षाला हे दोन्ही वृत्ती ज्ञानाचे प्रकार मी ज्ञानी आहे असं म्हटलं तरी ते वृत्ती ज्ञानाचा प्रकार आहे आणि मी अज्ञानी असं म्हणतो हा म्हणणारा सुद्धा वृत्तिज्ञानाचा आश्रय घेऊनच म्हणतात वृत्ती जर नसेल हे अज्ञान आहे असं स्मरण तरी कसं होईल असं स्पूरण होण्याकरता सुद्धा वृत्ती ज्ञानाची आवश्यकता आहे तेव्हा आपण आता असं करूया कि पहिल्यांदा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान म्हणजे काय गोष्ट भिन्न वस्तू आहे तरी काय तेव्हा अज्ञान या वस्तूच्या स्वरूपाचा आपण अगोदर विचार करू आणि तो असा विचार करू आपण अगदी बारकाव्याने शोध घेऊया त्याचा शोध घेणे याला धांडोळा असं म्हणतात धांडोळा शब्दाचा अर्थ आहे बारकाव्याने शोध घेऊन ज्ञानेश्वर आहे का त्याचा घेऊन पाणी त्या ज्ञानाच्या घरी आपण जाऊ म्हणजे त्या ज्ञानाच्या घरी टू ब्रम्ह स्वरूपाच्या ठिकाणी आपण जाऊ आणि तिथे बारकाव्याने असा धांडोळा घेऊया आपण ही अज्ञान नावाची चीज काय आहे ही वस्तू आहे तरी काय कोण आहे त्याचा वार्तावर आपण धांडोळा घेऊ आणि आपल्याला असं जर कळलं की त्या धांडोळ्यामध्ये त्या शोधामध्ये त्या अन्वेषणामध्ये आपल्याला जर असं दिसून आलं की आज्ञान नावाचा पदार्थ नाही तर अज्ञान जर मिथ्या ठरलं ते जर लटक ठरलं ते वस्तुस्थितीने नाही असं ठरलं अत्यंत अभाव रूपानेच ते असं जर ठरलं तर लोक सापेक्ष असलेलं जे ज्ञान ते मिथा आपोआपच ठरेल मग त्याचा फारसा विचार आपल्याला करावा लागणार नाही फार तर खंडन नावाचं मौलीने पुढे स्वतंत्र प्रकरण त्याच्याकरता लिहिलेलं आहेच आहे पण इथे माऊली आपल्याला असं सांगते त्यावर अज्ञानाचा भांडोळा घेऊ अज्ञान लटकं जर ठरलं तर अज्ञानाच्या अपेक्षा असलेले ज्ञान आपोआपच लग्न ठरणार आहे त्याचा विचार नंतर करूया आपण क्रमवार असा आपण तेव्हा आपल्या वादाच्या विचाराच्या पूर्वी अगोदर अज्ञान आहे का विचार करू असा गोपक्षाला मला विश्वास देतात आश्वासन देतात आणि पुढच्या ओवीपासून अज्ञानाच्या विचाराला सुरुवात करतू आहे याचा विचार आता ज्ञाने तुम्हाला सुरू करतो वाच आणि याला ज्ञान असे म्हणतात तेही पण दुसरे अज्ञानच आहे जसे दोन समान पदार्थ असले तर एक लपवून दुसरा दाखवत नाही का होपवतात दुसरं दाखवतात नाण्याची बाजू दाखवताना असंच करतात नाण्याची एक बाजू दाखवतात दुसरी लपवतात दुसरी दाखवतात पहिलं लपवतात तसंच हा प्रकार आहे सगळा त्याप्रमाणे ज्ञान अज्ञानी वृत्ती ज्ञानच आणि अज्ञान तरी वृत्ती ज्ञानच आहे मी ज्ञानी आहे म्हणणं हे वृत्ती ज्ञानच आणि मी अज्ञानी आहे म्हणणं काय हे एक वृत्ती ज्ञानच आहे वृत्ती ज्ञानाशिवाय मी अज्ञानी आहे किंवा हे अज्ञान आहे असा निर्देश असा व्यवहार तरी तुला कसा करते या दोन्ही स्फुरणाच्या मागे केवळ वृत्ती ज्ञानच आहे म्हणजे त्याला खरा आश्रय आहे अज्ञान लटके आहे आणि ज्ञानही लटके आहे असे वरच्या मुलीत सांगितले परंतु या प्रकरणात महाराजांना फक्त अज्ञान कुठं आहे एवढंच सांगायचं आहे हा महाराजांना या प्रकरणात फक्त अज्ञानाचा आणि लटकेपणा प्रतिपादन करायचं आहे ज्ञानाचा लटकेपणा पुढच्या प्रकरणात करायचा पण महाराज म्हणतात ते आपण आता आपण ज्या प्रस्तुत स्थित प्राप्त असलेल्या वस्तूची गती चिंतनी असल्या कारणाने तो विचार आपण अगोदर ते मनामध्ये अजून भर म्हणतात असो आता हा प्रस्ताव आधी ज्ञान हां डोळा घेऊ मग पयाच्या साची हो ज्ञान ही लट